वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग बासष्ट क्रुद्ध आणि शोकग्रस्त राम मातेने असे कठोर उद्गार काढलेले ऐकून राजा दुःखी होऊन विचार करू लागला विचार करताना तो बेभान झाला बराच वेळानंतर त्याला शुद्ध झाले शुद्धेवर आल्यानंतर त्याने दीर्घ हो उष्ण निश्वास टाकला कौशल्यला आपल्या बाजूला पाहून त्याच्या मनात काही विचार आले तसा विचार करीत असता त्याला त्याने पूर्वी अजाणपणाने आपल्या शब्दवेधित्वाने केलेले एक दुष्कर्म आठवले त्या शोकाने आणि रामाविषयीच्या शोकाने राजाचे मन अस्थिर झाले त्या दोन्ही होत हात जोडून कृपेची याचना करण्याकरता खाली मान घालून कौशल्य कौशल्य माझ्यावर कृपा कर मी तुला हात जोडले तू इतरांच्या बाबतीत देखील नित्य वत्सलतेने आणि कारुण्याने वागणारे मी तर तुझा पती पती हा गुणवान नसला तरी स्त्रीला गुणवान असतो देवी धर्म मानणाऱ्या स्त्रियांना तर तो साक्षात दैवता समान वाटतो तू नित्य धर्म पर संसारातले चढ उतार पाहिलेली तू दुःखी झाली असलीस तरी अत्यंत दुःख पावलेले असे अत्यंत टाकून तू बोलू दीन दिन झालेल्या राजाचे ते करुण भाषण ऐकून ध पडणाऱ्या नव्या पावसाचे पाणी पन्हाळातून जसे गळावे तसे कौशलेच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले राजेचे कमळासारखे असलेली दोन हातांची उंजट आपल्या मस्तकावर घट्ट धरून अनुता पाहून ते गोंधळलेल्या मनिस्थितीत चटकन मनावर ठसण्यासारखे हे शब्द बोलले कृपा करा मस्तक नमून मी याचना करते तुमच्या पुढे मी लोटांगण घालते देवा तुम्ही माझ्या तुम्ही माझी याचना करावी हाय हाय मी मुळीसुद्धा क्षमेला पात्र नाही इहे आणि परत दोन्ही लोकांत स्तुतीपात्र धीमा नशा पतीला कृपा याचावी लागते अशी स्त्री स्त्रीच हे धर्मज्ञ मी धर्म जाणते तुम्ही सत्यवादी आहात हे पण पुत्राच्या शोकाने शत्रूच्या हाताने पडलेला मार सहन करणे एक वेळ शक्य पण शोकाचा आघात अत्यंत सूक्ष्म असला तरी सहन करणे अशक्य आज रामाच्या वनवासाला पाच रात्री लोटल्या त्या शोकाने माझा आनंद नष्ट झाल्यामुळे मला त्या पाच वर्षासारख्या वाटत त्या ते, ते स्मरण करीत राहिल्यामुळे हा शोक नद्यांच्या प्रवाहाने समुद्राचे पाणी खूप वाढावे तसा वाढत जातोय कौशल्या अशा शुभ गोष्टी बोलत असता सूर्याचे मंद मंद किरण पडू लागले रात्र उलटली देवी कौशल्याच्या या बोलण्याने राजाला बरे वाटले शोकाने श्रमून गेल्यामुळे तो झोपेच्या आधीन झाला अयोध्याकांडाचा बासष्टावा सर्ग समाप्त